पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांट लखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्या पाटील प्रकरण दुसरे वैचारिक आंदोलन मी ज्युनियर बीए च्या वर्गात असताना एकोणीसशे छत्तीस साली राजकारणात मोठा वेग आला होता एकोणीसशे पस्तीसचा कायदा पास होऊन प्रांतिक सरकारे बनवण्याच्या कामात सर्व राजकीय पक्ष गुंधा वातावरण दिसू लागल एकोणीसशे सदतीसच्या प्रारंभी होणाऱ्या या निवडणुकांसाठी सर्व पक्ष आपापल्या तयारीस लागल होते पुष्कळ चर्चेनंतर आणि वादानंतर या निवडणुका काँग्रेस पक्षाने लढवण्याचे ठरवले माझ्या मतानं ही चांगली गोष्ट झाली निवडणुकीच्या निमित्ताने महत्वाचे प्रश्न लोकांपुढे जाऊन मांडता येतील आणि लोकांच्या मनाचा कौल काय आहे याचा अंदाज घेऊन त्यामुळे स्वातंत्र्य लढा शक्ती प्राप्त होईल असे मला वाटत होते तेव्हा आता या निवडणुकीच्या प्रयत्नांमध्ये आपला जिल्हा पाठीमागे राहता कामा नये आणि आपल्या जिल्ह्यात काँग्रेस विजयी झाले पाहिजे या प्रयत्नांना आम्ही तरुणांनी गुंतवून घेण्याचे ठरवले वर्षी मला युनिव्हर्सिटीची परीक्षा नव्हती हो हेही माझ्या दृष्टीने सोयीचे होते त्यामुळे मी जिल्ह्यात जाऊन या निवडणुकीसंबंधाने माझ्या मित्रांशी चर्चा करू लागलो त्याच्या आधी दीड दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात अशीच एक मोठी ईर्ष्येची निवडणूक झाली होती ती होती मध्यवर्ती असेंब्लीची असेंब्लीच्या या निवडणुकीचे काकासाहेब गाडगिळ आणि केशवराव जेधे हे आमचे उमेदवार होते ही निवडणूक काँग्रेसनं मोठ्या चुरशीनं लढवली आणि जिंकली होती आमच्या जिल्ह्यात सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती त्यामुळे नव्यान येणाऱ्या निवडणुकीसंबंधाने आमच्या मनात फार उत्कंठा होती राज्याच्या विधीमंडळाच्या यात्रेच्या निवडणुका या पद्धतीनं प्रथमच होणार होत्या त्यामुळे उमेदवार कोण असावेत या, या प्रश्नाला फार महत्व निर्माण झाल होत आमच्या जिल्ह्याची जे नेतृत्व होत त्याआ भाऊसाहेब सोमन हि प्रमुख होत्यांचा सल्ला महत्वाचा मांडला जाई त्यामुळे याबाबतीत त्यांच्याशी बोलले पाहिजे असे आम्ही ठरवले ग्रामीण भागातील आम्हाकर्त्यांचे जे, जे मित्रमंडळ बनले होते त्यांनी या निवडणुकीमध्ये आपला प्रतिनिधी उमेदवार म्हणून असला पाहिजे असा निर्णय मनाशी क्ला होता पण या वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय आमच्या निर्णयाला काही अर्थ नव्हता निवडणूक दोन तीन महिने राहिल्यावर एक दिवस मी आत्माराम बापू पाटील आणि त्यांचे वडील बंधू रामभाऊ पाटील असे भाऊसाहेब सोमन यांना भेटायला गेलो त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि सांगितले तुमच्या मनात आहे ते ठीक आहे पण हे घडणार कसं हे मला समझत नाही तुम्ही चळवळीत नव्याने शरलेले आहात एवढी घाई का आणि पुन्हा या लेझिस्लेटिव्ह असेंब्लीच्या निवडणुकीसाठी उमेदवार हा वडीलधार पोखत ज्यांचं नाव सर्वसामान्य आहे आणि जो या निवडणुकीसाठी येणारा मोठा खर्च करू शकेल असा असावा लागेल तुमची इच्छा मला समजली आम्ही निराश होऊन परत फिरलो भाऊसाहेब आमच्याशी स्पष्ट बोलले होते त्यांचे उत्तर नकारात्मक होते याबद्दल आम्ही नाराज झालो परंतु ते स्पष्ट बोलले याचे आम्हाला बरे वाटले परत गेल्यानंतर आम्ही आमच्या मित्रमंडळीची एक बैठक बोरगावला घेतली आणि त्यांना सोमनांच्या घरी जे बोलणे झाले त्याची माहिती दिली या कार्यकर्त्यांच्या बैठकीला निवडक दहा बारा प्रमुख कार्यकर्ते हजर होते त्यातील बरीचशी मंडळी वाळवे तालुक्यातील होती रघुअण्णामय आणि मी कराडमधून गेलो होतो पाटणमधूनही कुणीतरी कार्यकर्ते आल असावेत असा माझा अंदाज आह जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की चळवळीतल्या आम्हा नव्या कार्यकर्त्यांपैकी आत्माराम बापू पाटील हे महत्वाचे कार्यकर्ते म्हणून त्यांची उमेदवारी स्वीकारली जावी असा प्रयत्न करायचा भाऊसाहेबांनी सांगितलेला शब्द हा अखेर सा काही अखेरचा नव्हता कार्यकर्त्यांमध्ये जरूर तर भेटून आपण एक प्रकारची नवीन आघाडीच निर्माण केली पाहिजे कार्यकर्त्यांपैकी काहीजण साताच्या पुढारी मंडळीबद्दल काहीच एकटुतेने बोलले रघुआण्णांनी त्यांची समजूत काढली लोकांनी मला माझे मत विचारले संध प्रांताच्या नेतृत्वासंबंधाने माझे जे विश्लेषण होते ते मी त्यांना सांगितले प्रांताचं नेतृत्व हे स्थित्यंतराच्या परिस्थितीत आहे हा स्थित्यंतराचा काळ किती असणार हे सांगणं अवघड आहे प्रांताच्या पातळीवर गांधींचा विचार न स्वीकारलेले जे जुने नाममात्र पुणेकर काँग्रेस फुडारी होते त्यांनी अजून व्यवहारता काँग्रेस सोडलेली नाही पण त्यांचा काँग्रेसच्या जनआंदोलनावर विश्वास नाही त्यामुळे प्रांतिकच्या पातळीवर काहीशी पोकळी निर्माण झालेली आहे हे सांगताना माझ्यापुढे केकर, भोपटकर या मंडळींची नावे होती गांधीजींचं नेतृत्व मानणारे शंकरराव दव काकासाहेब गाडगिळ यांचं नेतृत्व अजून निःशंकपण प्रस्थापित व्हायचं आह त्यांचा तो, हो। तो प्रवास सुरू आहे परंतु त्यांची अजूनही नेतृत्व संघटनेच्या दृष्टीन जिल्ह्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची साखळी निर्माण झालि जिल्ह्या जिल्ह्यातही पहिल्यापासून वृद्ध यशस्वी वकिलाकड़ किंवा डॉक्टरकड़ जिल्ह्याचं नेतृत्व असण्याची जी परंपरा आहा ती आपल्या सातारा जिल्ह्यात अजून चालू आहे मी भाऊसाहेब सोमनांबद्दल अतिशय आदराने बोललो मी त्यांना सांगितले जिल्ह्यात अजूनही गेल्या सहा वर्षात नवीन कार्यकर्त्यांची जी पिढी निर्माण झाली आहे त्यांचं काम आणि कर्तृत्व याची त्यांना ज्यवढी जवळून माहिती असावीच पाहिजे तेवढी नाही आणि त्यामुळे त्यांच्यामधिकही निर्माण झालि नाही ही जवळिक निर्माण करण्याचा प्रयत्न आपण क्ला पाहिजे निवडणुकीचा जो विचार ही मंडळी करत आहे तो तगदी जुनाट पद्धतीनं करताहेत खेड्यापुरते बोलायचं झालं तर मोठ्या वाड्यातील लोक वा जमीनदार शहरापुरते बोलायचं झालं तर कोणी पैसेवाला कोणी व्यापारी किंवा मोठी प्रॅक्टिस असलेला वकील किंवा डॉक्टर यांच्याकडे ही मंडळी पाहतात या त्यांच्या जुन्या सवयी आहेत त्या संबंधाने रागावून काही उपयोग नाही आपण नव्या पिढीतील कार्यकर्ते आहोत म्हणून आपणाच निराश न होता प्रयत्न करत राहिला पाहिजे अखेरपर्यंत जावं लागेल बदललेल्या काळाचं महत्व ही मंडळी समजतील आणि मला जे कार्यकर्त्यांचं मन समजलं आहे त्यावरून आत्माराम बापू पाटलांसारखा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असलख्पाला उमद्वार हा प्रांतिक नेतृत्वाला करा मान्य करावा लागल पण त्यासाठी जिल्ह्यातील नेतेमंडळींना आताच आपण दुखवता कामा नाही मला समजले त्याप्रमाणे बऱ्याच लांबलच परिस्थितीचा वद्ध घेत मी माझ मत मांडले इतरही बऱ्याच चर्चा झाल्या आणि आपला प्रयत्न चालू ठवायचा आणि आत्माराम बापू हे आपले उमेदवार हे निश्चित करून इतर कार्यकर्त्यांशी बोलायच असा निर्णय करून आम्ही त्या बैठकीतून उठलो दिवस भराभर जात होत वृत्तपत्रातून उमेदवाराच्या नावासंबंधीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आमच्या सातारा जिल्ह्याला दोन मतदारसंघ होते एक सातारा आणि आसपासचे तालुके आणि दुसरा कराड वाळवे आणि आसपासचे तालुके असे हे दोन मतदारसंघ होते आमचा विशेष प्रयत्न अर्थात कराड वाळवे या मतदारसंघासाठीच मर्यादित होता दुसऱ्या मतदारसंघातील तालुक्यांमध्ये दुसरी मंडळी प्रयत्नशील होती कार्यकर्त्यांशी व लोकांशी जेव्हा आम्ही बसून बोलू लागलो तेव्हा आत्माराम बापूंच्या उमेदवारीला सहज उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळू लागला निवडणुकीच्या खर्चाचा प्रश्न जेव्हा उभा राहिला तेव्हा कार्यकर्ते म्हणू लागले की स्थानिक खर्चा आमचा आम्ही करू त्यामुळे त्या प्रश्नाची फारशी भीती मनात राहिली नाही आत्माराम बापू पाटील हे मध्यम शेतकरी कुटुंबातील होते तीन भावांपैकी ते मधले बंधू होते त्यांना लहान शेतकरी कुटुंबातला म्हणता येणार नाही एवढी त्यांची शेती होती ते मध्यम शेतकरी होते असे म्हणणे जास्त उचित ठरेल त्यावेळी ते अविवाहित होते आणि त्यांच्या कुटुंबातील शेतीचा सर्व भारता मोठ्या आणि धाकट्या बंधूंवर टाकून सर्व वेळ काम करण्यासाठी त्यांच्या बंधूंनी आत्माराम बापूंना मुक्त केले होते त्यांच्या कार्याला त्यांच्या दोन्ही बंधूंचा मनापासून पाठिंबा होता आत्माराम बापू हे उंचीने किंचितसे कमी परंतु रेखीव चेहऱ्यामुळे मनात भरणारी व्यक्ती होती त्यांचे खोल डोळे आणि अनखुजदार असलेले गरुडासारखे नाग हे त्यांच्या चेहऱ्याची वैशिष्ट्य होते त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेले होते कोल्हापुरात शिक्षण झाल्यामुळे वागणे बोलणे सुसंस्कृत होते भाषण उत्तम करत आणि माणसे जोडण्याचे कर्तृत्व त्यांच्यात होते एकोणीसशे तीस आणि बत्तीस या दोन्ही आंदोलनात ते जेलमध्ये जाऊन आले होते आपले सारे आयुष्य देशकार्याला कायमचे वाहून घ्यायचे अशी त्यांची प्रतिज्ञा होती माझ्या मताने आजच्या परिस्थितीमध्ये नेतृत्वाला आवश्यक असणारे सर्व गुण त्यांच्याजवळ होते त्यामुळे आम्हाला अतिशय योग्य माणूस नेतृत्व करायला मिळतो आहे त्याला लोकप्रतिनिधी का म्हणून काम करण्याची संधी मिळवून देणे ही आवश्यक बाब वाटत होती ते खऱ्या अर्थाने आमच्या नव्या पिढीतील कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी होते असाव उमेदवार मिळत असताना आमचे ज्येष्ठ काँग्रेस नेते यांच्या नावाचा का विचार करत नाही हे मला तरी समजू शकले नाही आम्ही आमचा प्रयत्न तसाच पुढे चालू ठेवला सातारचे काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते बुआ गोसावी यांच्याशी मी आणि रघुअणांनी पुष्कळवेळ चर्चा केली मी बोरगावच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माझी जी मीमांसा मांडली होती तीच त्यांच्यापुढे सांगण्याचा प्रयत्न केला माझीही मांडणी भुवासाहेबांना आवडली की नाही हे मला सांगता येणार नाही परंतु त्यांना ती नवी होती ते त्या मांडणीमुळे कैसे प्रभावित झाले आणि म्हणाले मी भाऊसाहेबांशी बोलेन तुमच्या बोलण्यात काही नवीन अर्थ आहे आणि तो समजून घेतला पाहिजे भाऊसाहेबांच्या मनाविरुद्ध काही होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा नंतर आम्ही इतर अनेकांशी बोललो त्यामध्ये सातारचे दुसरी प्रसिद्ध व्यक्ती श्री शंकरराव साठे हेही होते ते उत्तम वकील होते आम्ही त्यांना आम्हा तरुण मंडळींची वकिली भाऊसाहेबांजवळ करण्याची विनंती केली ते मनाने अतिशय सरळग्रस्त होते त्यांनी आम्हाला काही शंका विचारल्या आणि त्यावरून या लोकांच्या मनात नेमके काय आहे याचा काहीसा अंदाज आम्हाला लागला त्यांच्या मध्ये जिल्ह्यामध्ये संघटित असलेला जो कोपळ गट आहे त्याचाही एक एक उमेदवार निवडणुकीत उतरणार आहे करतो म्हणले तरी त्यांचा पराभव आपण करू शकणार नाही अशी त्यांची समजूत होती प्रत्येक मतदारसंघातून चार उमेदवार निवडून जाणार होते तेव्हा आम्ही त्यांना सांगितले हा तुमचा व्यवहार आम्ही समजू शकतो आम्ही काही चार जागा मागत नाही आम्ही फक्त एक जागा मागतो आहोत आणि गेल्या सहा वर्षाच्या राष्ट्रीय चळवळीनंतर कोपरगटाची भीती बाळगून किंवा हाय खाऊन जर आम्ही निवडणुकांचा विचार करणार असलो तर मग आम्ही निवडणुका जिंकणार कशा त्यांनी सांगितले तुम्ही म्हणता हे जरी खरं असलं तरी जी निवडणूक पद्धती आहे ती मध्ये आपण सर्व चारही जागा प्रत्येक ठिकाणी निवडून आणण्यात यशस्वी होऊ शकणार नाही मला वाटत त्यांचे धूर्त निदान बरोबर होते हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालाने सिद्ध केले इतर जागांसाठी मराठा समाजातील एक ब्राह्मण समाजातील दुसरा आणि इतर अल्पसंख्याक समाजातील तिसरा असे आपण तीन उमेदवार उभे करू शकतो असे त्यांनी आपले विश्लेषण आम्हाला सांगितले श्री शंकरराव साठे फार मोकळे बोलले व्यवहार्य बोल सांगितले मराठा समाजातील उमेदवार आत्माराम पाटील होऊ शकतील काय याचा तुम्ही विचार करा जुन्या ब्राह्मणेतर चळवळीतून वाढलेली जी मोठी वजनदार माणसं आहेत त्यांच्यापैकी कोणा एकाला काँग्रेसचा उमेदवार म्हणून घ्यायची जरुरी आहे की नाही याचाही विचार केला पाहिजे ही पार्श्वभूमी मनामध्ये ठून प्रयत्न करा मी तुमच्या विरुद्ध नाही याबाबतीत भाऊसाहेबांशी मी आवश्यक सर्व बोलेन काहीही काळजी करू नका या उमेदवारीसंबंधी झालेल्या चर्चांच्या पाठीमाग ज्या शंका होत्या त्यांचा सारांशा असा होता सातारचे प्रसिद्ध डॉक्टर आठले यांच्याशीही आमची चर्चा झाली तमच्याशी संपूर्णता सहमत होते हा वेळपर्यंत पुण्यात जाऊन प्रांतिकच्या पातळीवर कुणाशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला नव्हता त्याचे खरे कारण म्हणजे त्या मंडळींशी आमचा कोणाचा निकटचा संबंध आला नव्हता वर्कर ओळखी पाळखी होत्या पण एकत्र बसून चर्चा करावी असे संबंध नव्हते जे संबंध होते ते आत्माराम बापूंचे होते आणि तेही युथ लीगच्या काही कार्यकर्त्यांशी किंवा त्यांच्या मित्रांशी होते त्यांनी या कामासाठी पुण्याला एक चक्कर मारून त्या मंडळींमध्ये आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्ष उमेदवारांच्या निवडीचा प्रश्न जेव्हा आला तेव्हा श्री शंकराव साठे यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या तेच मुद्दे पुन्हा पुन्हा पुढे येऊ लागले आणि आत्माराम पाटलांची उमेदवारी मोकळ्यापणाने स्वीकारावी अशी परिस्थिती काही साताऱ्यात निर्माण होईना एका अर्थाने पुढारी व कार्यकर्ते यामधील हा एक संघर्ष उभा राहिला होता असे म्हटले तरी चालेल अशी परिस्थिती होती त्यावेळीच्या वृत्तपत्रातून याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे आत्माराम बापू पाटील हे उमेदवार होऊ इच्छितात याची खूप प्रसिद्धी होऊन गेली भाऊसाहेब सोमनांनी ही सर्व परिस्थिती प्रांतिकच्या लोकांना कळवून निर्णय त्यांच्यावर सोपवावा अशी भूमिका घेतली ही सुद्धा आमच्या दृष्टीने काही कमी प्रगती नव्हती महाराष्ट्र प्रांतिकची जी करती माणसे होती त्या त्यांचा अधिक जवळ श्री बुवासाहेब गोसावी होते तेव्हा त्यांना समजवित राहणे हा एक मार्ग आम्ही पत्करला आत्माराम बापू पाटील स्वतः उमेदवार होऊ इच्छिणारे असल्यामुळे ते बरेच हिंडत फिरत होते पुणे सातारा अशा त्यांच्या घाटीभेटी चालू होत्या भेटीत काय होत होते ते मला कोल्हापूरला येऊन सांगत असत ठरल्याप्रमाणे दर शनिवारी रविवारी सातारा जिल्ह्याचा प्रवास हा माझा नित्यक्रम झाला होता निवडणूक अगदी तोंडाला जरी आली तरी या उमेदवारचा निर्णय होत नव्हता काय कारण असेल ते मला माहीत नव्हते पण ग्रामीण भागामध्ये नवीन माणसे नव्या विचाराने आणि शक्तीने उभी राहिली आहेत हे अजून प्रांतिकच्याही नेतृत्वांनी मनाने स्वीकारले नव्हते हे एक कारण असले पाहिजे आणि दुसरे ही सर्व मंडळी या तऱ्हेने एवढ्या मोठ्या निवडणुका प्रथमच लढवत असल्यामुळे त्यांना परिस्थितीचे खरे निदान होत नव्हते पुण्याला जेव्हा या उमेदवारीच्या सा निर्णयासाठी चर्चा केल्या गेल्या तेव्हा आम्ही चार सा मंडळी पुण्याला गेलो होतो आमच्या उमेदवारीचा मुद्दा हा आम्हाकर्त्यांच्या इज्जतीचा प्रश्न झाला होता त्यामुळे ही गोष्ट करून घेतली पाहिजे व त्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत असा आमचा निर्धार झाला होता आत्माराम बापू पाटील यांनी प्रांतिक पुढाऱ्यांशी चर्चा केली त्यांनी काही निर्णयात्मक सांगितले नाही पाहू काय होते ते असे म्हणून त्यांनी सोडून दिले होते या भागातील आमच्या मतदारसंघातील दुसरी एक दोन जुन्यातील मोठी जमीनदार माणसे होती त्यांच्या नावांची चर्चा तेथे चालू होती आमच्यातील काही मंडळींनी त्यांनाही जाऊन भरण्याचा प्रयत्न केला त्या लोकांची मी आता नावे देत नाही त्यांना निवडणुकाबाबत एवढीशी उत्सुकता नव्हती आम्ही आमच्या पुढाऱ्यांना हे सांगितले पण आमच्यावर विश्वास ठेवणार कोण शेवटी आम्ही सातार्याला बसून निर्णय घेतला की याबाबतीत आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापर्यंत आपले म्हणणे मांडले पाहिजे वर्तमानपत्रातून येणाऱ्या वृत्ताच्या आधाराने सरदार वल्लभभाई पटेल मुंबईला केव्हा येतात इकडे आम्ही लक्ष लावून होतो त्या सुमारास रास्ते मुंबईला आले आहेत असे जेव्हा आम्ही वाचले तेव्हा आत्माराम बापूंनी सुचवले की मी एकट्याने मुंबईला जाऊन सरदार पटेलांशी या बाबतीत बोलून यावे मी म्हटले आहो यापूर्वी फक्त एकदा मी मुंबईला गेलो आहे तशी मला मुंबईची माहितीही नाही सरदार पटेल मला भेटतील तरी का त्यांनी सांगितले की प्रयत्न करून पहा नाही भेटले तर नाही भेटले पण आपल्या हातात आहे ते शेवटी आपण सर्व करून पाहिले एवढे तरी समाधान होईल यावेळेपर्यंत आत्माराम पाटलाच्या उमेदवारीबद्दल लोकांमध्ये अनुकूल कळ निर्माण झाला होता आणि आम्हालाही आत्मविश्वास निर्माण झाला होता की ते निश्चित निवडून येतील सरदार पटेलांना भेटण्याची सूचना मी विभीत स्वीकारली आणि मुंबईला गेलो आमच्या जिल्ह्यातली मुंबईत काम करत असलेले एक प्रसिद्ध कार्यकर्ते श्री बाबुराव गोडसे यांच्याकडे मी गेलो आणि त्यांच्या घरी उतरलो सरदार पटेलांना मला भेटायची आहे याची कल्पना मी त्यांना दिली त्यावर ते म्हणाले मला त्यांची तितकीशी माहिती नाही पण त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचवण्याचं काम माझं पुढे भेट मिळवण्याचं वगैरे कौशल्य तुमचं तुम्ही दाखवलं पाहिजे सरदार पटेल त्यावेळी मुंबईमध्ये त्यांच्या चिरंजीवांकडे एका अलिशान इमारतीमध्ये उतरत असत श्री गोडसे यांनी मला श्री ढायाबाई पटेल यांच्या राहण्याच्या जागेपर्यंत नेऊन पोहोचवले तेथे कार्यकर्त्याची तर रीग लागलेली होती सहजासहजी भेट मेल असे चिन्ह दिसेना सर्व मंडळी भेटून जाईपर्यंत मी तेथे तास दीड तास बसून राहिलो आणि मी तिथे एकटा राहिलेलो पाहून मला श्री ढायाबाईंनी येऊन विचारले तुमचं काय काम आहे त्यांना मी माझी माहिती दिली आणि सरदारांशी मला फक्त दोन मिनिटं बोलायचे आहे वेळ मिळेल का असे मी विचारले ढायाबाई स्वभावाने तुसडे होते पण का कोण जाणे त्या ते दिवशी त्यांना माझी दया आली असावी ते थोडा वेळ आत गेले आणि नंतर त्यांनी मला आत बोलावून घेतले एका सोयीस्कर अशा खुर्चीवर सरदार पटेल यांची गंभीर मूर्ती बसली होती मी त्यांना इतक्या जवळून प्रथमच पाहिले त्यांच्याशी बोलायला मला माझा आवाजच सापडेना पण शेवटी धैर्य करून मी त्यांना सांगितले मी महाराष्ट्रातील एक कार्यकर्ता आह आमच्या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकीत नव्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी जो शेतकरी उमेदवार आहे त्याला मान्यता मिळावी याकरता आम्ही प्रयत्न करतो आहोत त्या सर्व कार्यकर्त्यांनी मला तुमच्याकड पाठवलं आहे आमच्या जिल्ह्यातील आणि प्रांतातील नेते काय करतील या यासंबंधी आमच्या मनात शंका आहे आणि म्हणून तुमच्या कानावर ही गोष्ट घालावी म्हणून आलो तेवढ्या वेळातच त्यांनी मला दोन तीन महत्वाचे प्रश्न विचारले माझी माहिती विचारली आणि हसत हसत त्यांनी शेवटी विचारले या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी पडला तर त्याची जोखीम कोण घेणार मी सांगितले आम्ही जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते त्यांची जबाबदारी घेऊ दहा पंधरा मिनिटांत आमची मुलाखत संपली आणि मी त्याच रात्रीच्या गाडीनी पुण्याला परत गेलो सातर सातारमध्ये कार्यकर्ते माझी वाट पाहत होते म्हणून सकाळच्या मोटारांनी मी तडक सातरला पोहोचलो माझी सरदारांशी झालेली मुलाखत मी सविस्तरपणे आत्माराम बापूंना आणि इतर मित्रमंडळींना सांगितली सर्वांना समाधान वाटले आपले हाती जे शक्य होते ते सर्व केले आहे आता व्यर्थचिंता कशाला करायची असा सर्वांचा रोख दिसला आणि मीही माझ्या कॉलेजसाठी कोल्हापूरला निघून गेलो थंडीचे दिवस चालू होत होते भैसपूरची काँग्रेस नुक्तित झाली होती त्यामुळे श्रेष्ठी मंडळी काहीशी थकून गेल्यासारखी झाली होती मी कोल्हापूरला पोहोचल्यानंतर एक दोन दिवसातच मला निरोप समजला की श्री आत्माराम बापूंचे ना उमेदवार म्हणून स्वीकारले गेले आहे वर्तमानपत्रात बातमी आली पुढे काही दिवसांनी मला समजले की माझ्या मुंबईच्या सरदार पटेलांशी झालेल्या भेटीचा यासंदर्भात चांगलाच उपयोग झाला होता या तऱ्हेने उमेदवारीची ही एक लढाई सातारा जिल्ह्यात आम्ही जिंकली होती निवडणुकीचे तिकीट मिळवण्याकरता कराव्या लागणाऱ्या खटपटी लटपटी यांच्या चर्चा आजही वर्तमानपत्रात नेहमी वाचायला आणि ऐकायला येतात पण मी ही जी तपशीलवार हकीकत दिली आहे तिचे कारण जनजीवनाला ढवळून काढणाऱ्या एका आंदोलनानंतर त्या आंदोलनात सैनिक असणाऱ्या कार्यकर्त्याला जर लोकप्रतिनिधी म्हणून मान्यता मिळाली नसती तर त्या आंदोलनाचा तो अपमान झाला असता आज जेव्हा मी पाठीमागे वळून पाहतो तेव्हा सातारा जिल्ह्यातील नव्या ग्रामीण उदय या उमेदवारांनी केलेला आहे ही ऐतिहासिक वस्तुस्थिती अस ही उमेदवारी आत्माराम पाटलांना न मिळता जर जुन्या ब्राह्मणेत चळवळीतील कुणा जुन्या प्रतिष्ठितेला मिळाली असती तर चळवळीमध्ये एक प्रकारचे निराशेचे वातावरण निर्माण झाले असते आत्माराम बापूंच्या या उमद्वारीचे स्वागत संबंध सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने झाले आम्ही साताराला जाऊन भाऊसाहेब सोमन आणि सर्व मंडळींचे आभार मानून आलो कारण आम्हाला जिल्ह्याच्या नेतृत्वाशी सुखकर संपर्क रहावा अशी आमची इच्छा होती त्यांनी समाधान व्यक्त केले आणि निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यशील रहा असे सांगितले या निवडणुकीसारखी निवडणूक कुजितच झाली असेल ती मध्ये ईर्षा होती विरोधी बाजूला श्री अण्णासाहेब कल्याणी व एक नवे वकील श्री शंकराव मोहिते हे उमेदवार म्हणून उभे होते काँग्रेसचे तीन उमेदवार हे शंकरराव साटे यांनी जातवार उमेदवार उभे करण्याची जी स्ट्रॅटेजी सांगितली त्यानुसार एक मराठा एक जैन आणि एक ब्राह्मण असे होते ब्राह्मण होते ते श्री श्रीराकर जैन होते ते श्री भाऊसाहेब कुदळे तत्वता विचार करता अशा तऱ्हेने जातावर वाटणी करणे म्हणजे जातीयवादाला प्रोत्साहन देण्यासारखे होते व वैचारिक पराभवाला निमंत्रण देण्यासारखे होते आम्ही आत्माराम बापू पाटलांकरता प्रयत्न करत होतो ते काही मराठा म्हणून नव्हे तर ग्रामीण जनत जे राष्ट्रीय आंदोलन झाले त्याचा प्रतिनिधी म्हणून आत्माराम पाटील यांचे नाव आम्हा सर्वांच्या डोळ्यापुढे होते निवडणूक मोठ्या अटीतटीने झाली आमच्याजवळ प्रवासाची साधने नव्हती आत्माराम पाटील त्यांच्यासाठी थोडेच दिवसांसाठी एक मोटार कशी मिळवली होती बाकी आम्ही सर्व सर्व्हिस मोटारी आणि सायकली यांच्या जीवावर प्रवास करत होतो मी कराड आणि पाटणा या दोन तालुक्यांमध्ये प्रचाराला गेल्याची मला आठवते सभातून फक्त काँग्रेस पक्षाचाच प्रचार सुरू असत आम्ही काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांसाठी प्रचार करत होतो विरोधी पक्षाच्या प्रचाराची तरा अजब होती प्रमुख माणसे बोलावून कराड किंवा इस्लामपूर अशा ठिकाणी नेऊन त्यांच्याशी वाटाघाटी होत असत गावोगाव निरोप पाठवले जात असत आम्हाला तसे करून चालणार नव्हते आम्हाला अजून लोकांकडे प्रत्यक्ष जाण्याची गरज होती आणि हौसई होती आणि त्याप्रमाणे आम्ही गावोगाव जात असू लोकांना जमावून जाहीर सभा घेत असू लोकात हळूहळू उत्साह वाढत गेला आणि आमच्या सभांना गर्दी होऊ लागली दिवसातून चार पाच तरी सभा मी जवळजवळ तीन आठवडे करत होतो सर्व समाज ढळून निघाला होता असे म्हणले तरी चालेल या निवडणुकीच्या निमित्ताने मी समाजाच्या सर्व थरांमध्ये अगदी खोल उतरू शकलो माझ्यापेक्षा तरुण असलेल्या नव्या मुलांच्या ओळखी झाल्या आणि या जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनात माझे स्वताची असे स्थान निर्माण झाल्याची जाणीव मला झाली या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट कराड व सातारा या ठिकाणी झाली पंडितजींची कराडची सभा सकाळी आठ वाजता होती अनेक तालुक्यातून रात्रीचा प्रवास करून शेतकरी आल होते एक लाखावर समाज कृष्णाकाटच्या स्वामीची बाग व वाळवंट या परिसरात जमला होता कराडात प्रथमच या सभमध्य लाऊडस्पीकरचा वापर केला गेला आमचे काँग्रेस उमेदवार श्री शिळारकर हे सदनग्रस्त होते त्यामुळे हा खर्च करता येणे आम्हाला शक्य झाले अशा त्ची कराडमधली ही पहिली विराट सभा झाली पंडितजींच्या या भाषणाने लोकात एक अपूर्व चैतन्य निर्माण झाले या प्रचारासाठी आम्हाला दुसरे महत्वाचे पाहुणे लाभले त म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय मी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराबद्दल आणि त्यांच्या क्रांतिकारी पूर्वजीवनाबद्दल पुष्क ऐकले होते आणि काहीसे वाचलेही होते त्यांची काही पत्रे आणि लेख यांची माहिती आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या विचारांचे जे भक्त होते त्यांच्याकडून मिळाली होती त्यामुळे मी मागे सांगितल्याप्रमाणे मनामध्ये या व्यक्तिमत्वाबद्दल एक प्रकारचे राजकीय आकर्षण निर्माण झाले होते या निवडणुकीच्या प्रचारच्या दिवशी मी त्यांना प्रथम पाहिले व भेटलो त्यांच्याबरोबर श्रीमती मनिबेन कारा याही प्रवास करत होत्या त्यांच्याशी चार दोन मिनिटांचे काही औपचारिक बोलणे हीच त्यांची माझी पहिली ओळख सहा गुटांपेक्षा जास्त उंची असलेला चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज सहजदर्शनी दिसणारा हा पुरुष प्रकृतीने काहीसा खालावलेला होता पण स्वभावाने गंभीर म्हणून प्रभावी वाटला निवडणुकीचा प्रसार यथा सांग पार पडला आणि आमच्या काँग्रस्तिच्या उमेदवारापैकी आत्माराम पाटील सर्वात जास्त मते मिळून निवडून आल श्री अन्ना शिराळकर हेही निवडून आल आमचे तिसरे काँग्रस्तिमार भाऊसाहेब कुदळ यांचा मात्र पराभव झाला आम्हाला आमच्या काँग्रस्त या एका उमेदवाराच्या पराभवाची खंत लागून राहिली परंतु उमेदवार निवडणुकीचा जो विव्हरसला होता तो चुकीचा असल्यामुळे बिचारा कुदळे यांना पराभवाचे शल्य स्वीकारावे लागले एकोणीसशे सदोतीसची ही निवडणूक सर्व राज्यात त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्यात घडलेली एक अतिशय महत्वाची घटना होती यात शंका नाही कारण त्यामुळे राजकीय चळूचे पाऊल पुढे पडले होते यातून काँग्रेसच सरकार बनणार होते काँग्रस्त मंत्रिमंडळ बनवावे की नाही यासंबंधाने चर्चा सुरू झाल्या माझी स्वतःची त्यावेळीची भावना मला माहीत आह एकोणीशे पस्तीसच्या कायद्याकड़ आम्ही विरोधाच्याच भावनेनिपाळत होतो परंतु त्या कायद्याखाली मिळालेल्या सत्तेच्या आधारावर सरकार बनवून जनतेची शक्ती अधिक संघटित करण्याची संधी त्यामुळे मिळणार होती स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीनेही ते अत्यंत युक्त होते असे माझे मत आहे सत्तेपासून लांब राहावे या मोहात गुंतू नये असे म्हणणाऱ्या संन्याशांचा एक वर्ग होता परंतु त्यामध्ये काही राजकीय विचार दिसत नव्हता सत्तेपासून दूर राहण्याचा जो एक पोकळ सोहळेपणा असतो तोच त्यात होता ही राजकारणी वृत्ती आमच्या जिल्ह्यापुरती किंवा महाराष्ट्रापुरती बऱ्याच नव्हती तर देशाच्या पातळीवरही हे विचार मांडणारे समाज नेते होते जवाहरलालजींनी ही आपली अशीच भावना असल्याचे व्यक्त केले होते पण वर्किंग कमिटीचा ठराव सत्ता स्वीकारावी असा झाला तेव्हा त्यातून ते जनतेला निश्चित प्रकारचे मार्गदर्शन झाले आमच्या जिल्ह्यातून कोणी मंत्री होईल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते किंवा आमची तशी अपेक्षाही नव्हती परंतु आमचा तरुण नेता आत्माराम बापू पाटील हे विधिमंडळात जाऊन शेतकरी समाजाचे आणि गरीब लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडे आणि आपल्या कर्तृत्वाने आपल्याभोवती तेथल्या अनेक मंडळींची शक्ती उभी करेल अशी आशा होती आत्माराम बापूंनी सुरुवात चांगली केली होती आणि त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक कौतुक मिश्रित आदाराची भावना निर्माण झाली होती आमच्या जिल्ह्यातील लोक जिल्ह्याचा एक नवा नेता या दृष्टीनं त्यांच्याकडे पाहू लागले आणि ग्रामीण नेतृत्वाचे एक नवे केंद्र निर्माण झाले असा माझा अनुभव आहे अनेक प्रश्न घेऊन लोक आत्माराम बापू यांच्याकडे जातच आता ते आमच्याकडेही येऊ लागले आणि माझ्या असं लक्षात आले की मी सुद्धा सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचा घटक बनलो आहे ही भावना मनाला प्रसन्न करणारी होती आणि त्याचबरोबर त्या क्षेत्रात अधिक उमेदीने काम करण्याकरता प्रोत्साहन देणारी अशी शक्ती होती एकोणीशे सदोतीस चे सबंद वर्षमी मी माझ्या बीएच्या अखेरच्या परीक्षेच्या तयारीत घालवले जिल्ह्यातल्या आणि इतर ठिकाणच्या पाहण्यांची कोल्हापूरला माझ्याकडे ए जा होती यासंदर्भातली एक आठवण सांगितली पाहिजे पुण्याचा माझा मित्र दयारनव कोपडेकर मी मागे सांगितल्याप्रमाणे सारे गुरुंच्या निकटवर्तीयांपैकी झाला होता एक दिवस दयारनव कोपडेकर आणि त्याची नियोजित वधू असे दोघे जण कोल्हापूरच्या बुसारी वाड्यातील माझ्या खोलीवर आले मला आनंद आणि आश्चर्य वाटले दयारनवने इतक्या लोक लग्न करायचे ठरवले हे ऐकून मला थोडे नवल वाटले साने गुरुजींच्या परचयातल्या कुटुंबातीलच ही मुलगी होती आणि साने गुरुजींच्या आशीर्वादाने हे लग्न ठरले होते असं त्याने मला सांगितले माझ्या शक्तीप्रमाणे मी त्यांचा दोन तीन दिवस पाऊंचार केला साणे गुरुजी आणि दयारनव यांचा निकट संबंध इतका झाला होता की साने गुरुजींची श्यामची आई ही कादंबरी दयारनवने प्रकाशित करावी म्हणून त्यांनी त्यांच्याकडे दिली होती आयुर्वेदाचे शिक्षण घेता घेता दयारनव प्रकाशक झाला होता त्याने येताना श्यामची आईचे हस्तलिखित आपल्याबरोबर आणले होते ते त्याने मला दाखविले एका मोठ्या वहीत आपल्या स्पष्ट हस्ताक्षरात सानेगुरुजींनी ही कादंबरी लिहिली होती दयारनवने मला ती वाचण्याचा आग्रह केला तोपर्यंत सानेगुरुजींचे लेखक म्हणून नाव काही प्रसिद्ध नव्हते लेखक या नात्याने त्यांचा माझा परिचय नव्हता म्हणून ते हस्तलिखित वाचण्याची फारशी उत्सुकता माझ्यामध्ये नव्हती खरी दयारनवच्या करता, मी त्याच्या दोन तीन दिवसांच्या मुक्कामात वाचून काढली ते हस्तलिखित वाचताना मात्र मी मराठी वाङ्मयात काही नवीन वाचतो आहे असे मला जरूर वाटले श्यामच्याही वाचत असताना अनेक वेळा माझे डोळे पानावून आले आई हा शब्दच असा आहे की त्याच्या साध्या उच्चारणेसुद्धा मी भावनेन दुबळा बनतो आणि त्यात साने गुरुजींचे प्रत्येक वाक्य भावनेने ओथंबून गेलो व आईच्या प्रेमाने ओसंडून होते मी तर दयारनवला मिठीच मारली आणि सांगितले साने गुरुजी फार मोठे साहित्यिक आहे मला त्यांचे हस्तलिखित वाचायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो तुझे हे प्रकाशन यशस्वी होईल याची मला खात्री आहे साने गुरुजींच्या श्यामच्या कादंबरीचा आणि माझा असा ऋणानुबंध आहे बीएच्या प्रश्नासाठी मी राज्यशास्त्र इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेतल होते अर्थशास्त्रावरची काही पुस्तके मी पहिल्याप्रथम तेव्हा वाचली माझ्या आतापर्यंतच्या वाचनात हा विषय विशे विशेषतः आला नव्हता समाजवादाचा अभ्यास करताना अर्थरचनेच्या प्रश्नांचे महत्व मी समजून चुकलो होतो किंबहुना समाजाच्या अर्थजीवनाची शक्ती समाजाच्या इतर कामावरही सतत आणि महत्वाचा परिणाम करत असते याही मताशी मी परिचित होतो परंतु अर्थशास्त्र हा विषय म्हणून मी यापूर्वी वाचला नव्हता तो यानिमित्ताने अभ्यासावा लागला अर्थात आम्हाला शिकवले जाणारे अर्थशास्त्र हे समाजवादी अर्थशास्त्रापासून मूलत वेगळे आहे परंतु त्या क्षेत्रातल्या परिभाषेची यानिमित्ताने ओळख झाली आणि पुढे मला स्वतंत्रपणाने अधिक काही वाचण्याची आवश्यकता वाटली तर त्याची तयारी झाली माझ्या पुढच्या राजकीय आयुष्यामध्ये अर्थशास्त्राच्या मूलभूत तत्वांचा केलेला अभ्यास माझ्या उपयोगी पडला मी सवड काढून पुणे येथे भरलेल्या कौन्सिलच्या अधिवेशनासाठी गेलो होतो श्री आत्माराम बापू पाटील यांनी मोठ्या अगत्याने बोलावून नेले होते आणि त्यांचा पाहुणा म्हणून मी तेथे राहिलो होतो मी तेथे असताना मुख्यमंत्री श्री खेर यांना भेटण्यासाठी महार वतन नष्ट करा या आंदोलनाचा एक मोठा मोर्चा आला होता तो मी पाहिला होता डॉक्टर आंबेडकर हे त्यामध्ये स्वतः होते की नाही हे मला आठवत नाही पण त्यांच्या अनुयायांनी काढलेला तो मोर्चा होता मी त्या मोर्चातील काही मंडळींना जाऊन भेटलो आणि त्यांच्याशी बोललोही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले बाळासाहेब खेरांनीही मोर्चाला मोठ्या अगत्याने भेट दिली पण त्यानिमित्ताने डॉक्टर आंबेडकरांच्या आमच्या जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांशी ओळख झाली जमिनी वतन म्हणून देऊन त्या मोबदल्यात जन्मभर आणि पिढ्यान गाव गाड्याचे काम करून घ्यायचे हे या महार वतनाचे खरे स्वरूप होते आणि ते बदलणे अत्यंत आवश्यक होते त्यांची मागणी रास्त होती मला अशी आशा होती की त्यांची सरळ व साधी मागणी आमचे काँग्रेस सरकार मान्य करेल आणि त्यामुळे राष्ट्रीय चळवळीपासून बाजूला राहिलेला हा समाज मुख्य प्रवाहात येईल मी आत्माराम बापू पाटील यांच्याशी याबाबत बोललो होतो त्यांनाही माझ्यासारखेच वाटत होते तेव्हा त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावा असा मी आग्रह केला त्यांनी आपल्या मताचे चार आमदार तयार केले परंतु त्यांचे कोणी ऐकून घेईन असे त्यांना दिसेना त्यावेळी माझे लक्षात आले की आत्माराम बापू पाटील हे आमदार झाले असले तरी सरकारची धोरणे बदलण्याच्या प्रक्रियेत ते असहाय्य आहेत सरकारची नवी धोरणे तयार व्हायची असली तर ते त्यांच्यावर परिणाम करणारी परिस्थिती निर्माण केल्याशिवाय निवड कायदेमंडळाच्या सभासदत्वाचा काही उपयोग नाही अशी भावना पहिल्याप्रथम त्यावेळी माझ्या मनात येऊन गेली आणि आपली आमदारकी अपुरी आहे याची जाणीव आत्माराम बापूंनाही त्यावेळी झाली असली पाहिजे आत्माराम बापूंनी केलेला हा प्रयत्न तेथेच राहिला आमचे राजकारण या नव्या जाणिवींनी पुढे जात राहिले एकोणीसशे साली मी बीएची परीक्षा पास झाल्यानंतर पुढे कायद्याचा अभ्यास कुठे करावा असा माझ्यापुढे प्रश्न उभारायला पदवीधर तर झालो होतो आणि आता पुढे काय करायचे म्हणून एलएलबी व्हायचे असा मी विचार केला होता मी बीएचा अभ्यास करत असतानाच हा प्रश्न माझ्यापुढे उभा राही पुढे काय करणार असा प्रश्न जेव्हा विचारला जाईल तेव्हा मी माझ्या मित्रांना सांगत असे की माझ्या मनात दोन गोष्टी आहेत एक सातारा किंवा कराड येथे एखादी वृत्तपत्र काढून तेथे संपादक म्हणून काम करायचे किंवा ग्रामीण भागात एखादी शिक्षण संस्था काढून राष्ट्रीय वृत्तीचा उत्तम शिक्षक व्हायचे त्यावेळी वकील होण्याचा विचार माझ्या मनात आला नव्हता बीएची परीक्षा पास झाल्यानंतर पुन्हा या गोष्टीवर चर्चा झाली तेव्हा मित्रांनी मला सांगितले तुला शिक्षक वा संपादक व्हायचं असलं तरी कायद्याचं ज्ञान काही तुझ्या आड येणार नाही कायद्याची परीक्षा देऊ नही तू त्या मार्गाने जाऊ शकशील फक्त पदवीधरच राहिलास तर अर्ध्यावर लोंबकळत राहशील मीही विचार केला की मला शेवटी स्वातंत्र्य चळवळीचे राजकारण करायचे आहे राजकारण आणि वकिली हातात हात घालून चालते हेही मी पाहत होतो आणि अशा बऱ्याच विचारानंतर कायद्याचा अभ्यास करावा असा निर्णय मी घेतला कायद्याचा अभ्यास सुरु करण्यापूर्वी मी काही वेळ पाठिमागच्या काळात जाऊन माझ्या शैक्षणिक प्रगतीबरोबर राजकीय विचारांचा प्रवास कसा झाला याचा आढावा येथे घेऊ इच्छितो जेलमधून बाहेर पडताना एकोणीशे साली मी फक्त काँग्रेसमधून राहिलो नव्हतं समाजा काँग्रेस निष्ठेला समाजवादी निष्ठेचीही जोड मिळाली होती काँग्रेस निष्ठा या शब्दाचा अर्थ येथे स्पष्ट सांगण्याची गरज आहे हिंदुस्तानातील राष्ट्रीय जन आंदोलनाची जी चळवळ होती त्या चळवळीने काँग्रेसचे रूप घेतले होते जवळजवळ पन्नास वर्ष या चळवळीने प्रवास केला होता आणि त्या पन्नास वर्षामध्ये हिंदुस्तानची जनता आणि इंग्रज यांचे संबंध कसे असावेत यासंबंधीच्या कल्पना बदलत गेल्या होत्या काँग्रेसच्या इतिहासाचे सार हे आहे की जसजसा काळ पुढे जात गेला तसतशी काँग्रेसची चळवळ ही अधिक जनता अभिमुख होत गेली आणि खऱ्या अर्थाने जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब बनत गेली आणि या बदलाबरोबरच अंतिम राजकीय ध्येय व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या चळवळींच्या साधनांचे स्वरुपही बदलत गेले अर्ज विनंत्यांनी आपले प्रश्न सोडवावेत असे म्हणणाऱ्या काँग्रेसची स्वराज जहा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या टिळकांच्या घोषणेतून हिंदुस्तानमधून ब्रिटिश सत्तेने जाऊन संपूर्ण स्वतंत्र द्यावे अशी मागणी करण्याच्या स्तरापर्यंत प्रगती झाली होती त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक संबंधी, कोणाचे काही विचार असले तरी हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा मूलभूत असल्यामुळे तो काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात राहूनच सोडवावा लागेल यासंबंधी जवळजवळ एकमत होते असे म्हणले तरी चालेल वेगळे छोटे मोठे विचारप्रव काँग्रेसमध्ये होते पण मतभेद कितीही तीव्र झाले तरी काँग्रेस अंतर्गत राहूनच हे मतभेद चालायचे असा जणू काही नियमच बनला होता सुरुवातीच्या काळात जहाल मवाळ पुढे फेर आणि आता जेव्हा तीसची चळवळ सुरु होऊन काँग्रेसच्या इतिहासाने एका नव्या पर्वामध्ये प्रवेश केला होता तेव्हा समाजवादाच्या विचाराने या मतभेदांची जागा घेतली समाजवाद हा शब्द जेव्हा तो स्वीकारला असे मी म्हणतो तेव्हाही तो शब्द अतिव्याप्त अशा स्वरुपात आम्ही वापरत होतो कारण समाजवाद या शब्दाच्या पाठीमागे विचारांचे इतके वेगवे पदर आहेत की त्या चर्चेत पडणे सुतराम शक्य नाही मी जेव्हा म्हणतो की मी स्वातंत्र्यसैनिक म्हणून काँग्रेसचे व्यासपीठ हे मूलभूत मानतो आणि त्याचवेळी समाजवादही स्वीकारतो तेव्हा त्याचा एक मर्यादित अर्थ असतो आणि हा मर्यादित अर्थ एवढाच आहे की राजकीय स्वतंत्र म्हणजे निव्वळ इंग्रजांचे राज्य जाऊन या देशातील जनतेची प्रगती होणार नाही त्याचबरोबर आमच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये मूलभूत फेरफार करावे लागतील आणि त्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ निश्वित करण्याची गरज आहे असा विचार आमा मंडळींच्या मनात आला एकदा हा अर्थ निश्वित झाला म्हणजे त्या अर्थाप्रमाणे त्या स्वातंत्र्याची प्राप्ती कशी करायची याचा मार्ग सुनिश्वित करून घेतला पाहिजे या मर्यादित अर्थाने आम्ही समाजवादाचा विचार स्वीकारला होता त्यावेळी समाजवादाचा विचार करणारे आणि त्यासाठी स्वतःला बांधून घेतलेले काँग्रेसच्या बाहेर कम्युनिस्ट पक्षासारखे दुसरे पक्षही होते ते लहान मोठे असतील परंतु त्यांचे अस्तित्व स्वतंत्र होते महात्मा गांधींचे नेतृत्व म्हणजे त्यांच्या अहिंसात्मक सत्याग्रहाच्या कल्पनेचा स्वीकार आणि संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा आग्रह ही काँग्रेस कार्यकर्त्यांची मूळ भूमिका त्याला जोडून सामाजिक आणि आर्थिक बदलाची नवी भूमिका घेऊन मी इतरा इतरांबरोबर जेलमधून बाहेर पडलो शास्त्रीय समाजवादाचा स्वीकार करावा असा आग्रह करणारी माणसे भेटली की त्यांच्याशी चर्चा करताना आमची गडबड उडे परंतु त्या खोल्यात शिरण्याची त्यावेळी मनाची तयारी नव्हती मी स्वतःलाच बजावले होते की विचारात जे बदल व्हायचे असतील ते शेवटी जन अनुभवातून झाले पाहिजेत काँग्रेसची मूळ निष्ठा आणि समाजवादाचा दृष्टिकोन यांचा मेळ घालून आपण कार्य करायचे मी समाजवाद स्वीकारला याचा त्यावेळी एवढाच मर्यादित अर्थ होता आम्ही जेलमधून आल्यानंतर काही महिन्यांनी मला समजले की 1932 बत्तीस सालीच देशातल्या काही प्रमुख तरुण नेत्यांनी जेलमध्येच एकत्र विचार करून काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन करण्याचा संकल्प सोडला होता हा पक्षही काँग्रेस अंतर्गत पक्ष होता परंतु स्वातंत्र्यासाठी काँग्रेस संघटनेला समाजवादी विचारांनी दृष्टी देऊन एक शक्तिशाली शस्त्र बनवायचे असा या मंडळींचा विचार असावा यावेळीची माझी जी मनोभूमिका होती ती या विचारांशी मिळतीजुळती अशी होती त्यामुळे माझे मित्र रघु अण्णा यांनी एक दिवस मला सुचविले हा जो नवा विचारानी आणि संघटना जयप्रकाश नारायण नरेंद्र देव वगैरे पुढाऱ्यांच्या मार्गदर्शनाने निघत आहे त्याच्याशी आपण समरस झालं पाहिजे मी त्यांना सांगितले असे काहीसे विचार माझ्या मनात आहेत मग त्यांनी विचारले अडचण कोठे आहे मी सांगितले माझी अडचण एवढीच आहे की आपण ज्या कार्यकर्त्याबरोबर काम करतो आहोत त्यांनाही पटविल्याशिवाय असे पाऊल उचलल्याने आपण एकाकीत नाही पडणार आणि आज पन्नास वर्षानंतरही मी हे कबूल केले पाहिजे की माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाने ही कसोटी माझ्या जीवनामध्यंत महत्वाची आणि व्यवहार्य कसोटी म्हणून नित्य वावरत राहिली आहा पुढेही असे अनेक प्रसंग माझ्या राजकीय आयुष्यात आल तेव्हा मी या कसोटीवरच माझ्या पुढील पर्याचा स्वीकार करायचा की नाही हे ठरवत आलो आह नंतर आम्ही दोघेही इतर मित्रांशी बोलत राहिलो तेव्हा त्यांचा याला फारसा विरोध नाही आणि उत्साही नाही असे आमच्या जिल्ह्यापुरते माझ्या लक्षात आले शेवटी मी रघुअणांना होकार दिला आणि त्यापूर्वी त्या पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटावे असे सुचवले रघु यांना मला पुण्याला घेऊन गेले आणि त्यांच्यासमेवेत काँग्रेस समाजवादी विचारांच्या त्यांच्या मित्रांशी भेट आणि चर्चा घडवून आणली ही सर्व मंडळी देशभक्त तर होतीच पण बुद्धिमानही वाटली परंतु त्याची मांडणी बळीशी पुस्तकी आहे असे माझ्या लक्षात आले आणि या पुस्तकी विचाराला शहरी झालंही लागल्यासारखे मला वाटले त्यामध्ये जनतेमधील आंदोलनाच्या कार्याचा अनुभवमुळेच नव्हता आम्ही परत आल्यानंतर रघू अण्णांना ही गोष्ट मी सांगितली तेव्हा ते म्हणाले तुझं काहीतरीच आहे त्यांच्या शहरी झालीशी आपल्याला काय कर्तव्य आहे आपला संबंध विचारांशी आहे आणि शेवटी रघुअणांच्या प्रेमाखातर मी काँग्रेस समाजवादी पक्षाचे सदस्यत्व घ्यायचे ठरविले आणि घेतलेही रघुअणांना पुण्याहून आले म्हणजे त्यांचे तेथील स्नेही एस एम जोशी आणि ना गोरे यांच्याशी त्यांच्या झालेल्या चर्चा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वासंबंधी अनेक गोष्टी सांगून आमच्यावर प्रभाव पाडत असत ज्यावेळी रघुआण्णा आणि मी हे करत होतो त्यावेळी माझे दुसरे मित्र आत्माराम बापू पाटील आणि इतर मंडळी ही दुसऱ्या विचाराच्या संपर्कात आलेली होती आणि तो विचार म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय यांचा विचार आमच्या जिल्ह्यातील बरेचसे प्रमुख कार्यकर्ते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांच्या प्रभावाखाली गेले होते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी भैयाशास्त्री वाटवे ह रा महाजनी वामनराव कुलकर्णी वगैरे मंडळी मानवेंद्रनाथ रॉय यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात केलेले काम आणि त्यांचे क्रांतिकारक जीवन यांचे मोठे आकर्षक चित्र आमच्या डोळ्यांपुढे उभे करत असत रघुअणांच्या सहवासामुळे आणि प्रेमामुळे मी काँग्रेस समाजवादी पक्षाचे सभासद जो स्वीकारले असले तरी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराच्या प्रभावाखाली असलेल्या माणसांशी माझा निकटचा संपर्क होताच ह रा महाजनी हे आता आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस म्हणून साताराला राहायला आले होते तेही वारंवार माझ्याशी येऊन बोलत असत त्यांचेही समाजवादी विचारांची वाढ करण्याचे धोरण होते परंतु आता त्यात अधिक बारकावे निर्माण झाले होते काँग्रेस समाजवादी पक्षाच्या पंखाखाली मी जातो आहे ही गोष्ट माझ्या या मित्रांना फारशी पसंत नव्हती त्यांचे मन्ने असे होते की ही मंडळी खडा समाजवाद देशात आणू शकणार नाही हे गांधींचा अहिंसावाद समाजवादाच्या परिभाषेत मांडण्याचा फक्त प्रयत्न करत आहेत त्यांच्या वैचारिक भूमिकेत मूलभूत असे काही क्रांतिकारत्व नाही हिंदुस्तानचे सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडायचे असतील तर स्वराज्याची चळवळ अशा कार्यक्रमावर व अशा पद्धतीने बांधायला पाहिजे आहे की तिची जजशी प्रगती होईल तसतसे त्यातून समाजवताचे स्वप्न साकार व्हायला मदत होईल मी या दोन्ही विचारांची मनाशी तुलना करत असे आणि नाही म्हटल तरी मला लक्ष्मणशास्त्री जोशी भैयाशास्त्री वाटवे ह राहा महाजनी हे जे ही म्हणत असत त्याचा अर्थ अधिक पटल्यासारखे वाट मनाची द्विअवस्था म्हणतात तीही होती आणि मनाची अशी द्विअवस्था झाल्याशिवाय विचारांचा विकास होत नाही असे मी मानतो दोन्हीही विचारप्रवह माझ्या मनावर संस्कार करत होत त्यावेळी मी श्री आत्माराम पाटील आणि रघुअणांना या दोघांशी याबाबतीत जरूर बोलत अस हे हावनाप्रधान गृहस्थ होत्यांची एस एम जोशी आणि नाग गोरे यांच्याशी वैयक्तिक मैत्री होती म्हणून त्यांच्या प्रभावाखाली ते होत मी असा शंकित होतो हे त्यांना पटत नव्हते तेव्हा त्यांनी एक मार्ग काढला तिणाल आपल्या पुण्याच्या समाजवादी पुढाऱ्यांना काँग्रस्त समाजवादी पक्षाचं महाराष्ट्राचं अधिवेशन घ्यायचं आहा आपण ते कराडला घेऊ या यावेपर्यंत कार्यकर्ता म्हणून माझा बोलबाला झाला होता मला मानणारे काही कार्यकर्ते तालुक्यात आणि जिल्ह्यात होते माझ्या सहकार्याची त्यांना अपेक्षा होती याची मला कल्पना होती आणि मी रघुअणांच्या प्रेमापोटी त्यांना होकार दिला आणि अशी परिषद आम्ही कराडमध्ये माझ्या कल्पनेने एकोणीसशे पस्तीस साली भरवली रघुअणांच्याबरोबर या परिषदेचा सहचिटणीस म्हणून मी काम केले आम्हाला शक्य होती तितकी उत्तम तयारी केली बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी केली या परिषदेचे अध्यक्ष म्हणून श्री युसुफ मेहर हे आले होते परिषदेचे काम दीड दिवस झाले पुढाऱ्यांची भाषणे झाली जे काही ठराव हो, त्यांना करायचे होते ते त्यांनी मंजूर करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी परिषद संपून पाहुणे मंडई निघून गेली परिषदेचा एक चिटणीस या नात्याने युसुफ मेयर माझी प्रथमच भेट आणि ओळख झाली होती मोठा उमदा तरुण आकर्षक व्यक्तिमत्व हो, आणि तितकेच आकर्षक वक्तृत्व हो, त्याचबरोबर एकोणीसशे तीस बत्तीसच्या चवळीतून केलेल्या स्वार्थ त्यागाची पार्श्वभूमी यामुळे पुढारीपणाला आवश्यक असलेले सगळे गुण त्यांच्याजवळ होते असे मला दिसून आले व्यक्ती म्हणून त्यांनी माझ्यावर प्रभाव पाडला ज्यावेळी ही परिषद कराडमध्ये होत होती त्याचवेळी आमच्या जिल्ह्यात रॉयवादी मंडळींनीही आपला मुक्काम कराडमध्येच ठेवला होता परिषदेमध्ये झालेल्या चर्चेवर ते टीका टिप्पणी करत होते त्यासंदर्भात ते माझी काहीशी उलट तपासणीही करत होते मूलत त्यांनी हा प्रश्न विचारला स्वतंत्र परिषद घेऊन तुम्ही कोणता नवीन विचार मांडला हे सांगाल काय उद्या या जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाची आखणी करण्याकरता जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांपुढे जाल तेव्हा या तुमच्या परिषदेने काही नवीन कार्यक्रम द्यायचा प्रयत्न केला आहे काय हे त्यांचे प्रश्न रास्त होते आणि मजवळ त्यांची उत्तरे नव्हती परिषद संपून गेल्यानंतर आमच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी माझी बरीच उलटसुलट चर्चा झाली आणि मी या मताशी आलो काँग्रेस समाजवादी पक्षाचा सदस्य म्हणून काम करणे मला शक्य होणार नाही यावेळी मानवेंद्रनाथ राय त्यांच्या प्रवाहाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार मनात अधिक वावरत होता ही गोष्ट कबूल केली पाहिजे त्यामुळे ही परिषद संपून गेल्यानंतर एक दोन आठवड्यातच काँग्रेस समाजवादी पक्षाचा राजीनामा देऊन मी यातून मुक्त झालो रघुअणांना मी सांगितले तुमच्याबद्दलच्या वैयक्तिक आदरामुळे आणि प्रेमामुळे मी या परिषदेची जबाबदारी स्वीकारली होती आता परिषदेचे कार्य यशस्वीरित्या पार पडले आहे माझे आजचे जे विचार आहेत आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांबद्दल जो अनुभव आहे त्यावरून यापुढे या पक्षाशी संबंध ठेवणे मला शक्य नाही यामध्ये त्या पक्षाच्या धोरणावर किंवा त्यांच्या नेतृत्वावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही हे सर्व काँग्रेसमधील मोठे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल मला आदरच राहील परंतु या संघटनेचा एक सदस्य म्हणून काम करणं माझ्याच्याने होणार नाही रघुआणांना वाईट वाटले पण माझंही प्रामाणिक मत त्यांनी स्वीकारले आणि ते म्हणाले तुम्ही सर्वच मंडळी जरा विचाराची असाल तर मीही हळूहळू यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीन कारण या जिल्ह्यात तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम करायचं आहा सा मी सांगितले समाजवादाचा पाठपुरावा करण्याची माझी भूमिका कायम आहे परंतु त्याकरता काँग्रेस अंतर्गत एखादा पक्ष काढावा ही कल्पना मला पटत नाही वैचारिकदृष्ट्या काँग्रेसला प्रभावित करण्याकरता काँग्रेसच्या अंतर्गत असा काही गट असला तर चालेल हीही माझी त्या पाठीमागची भूमिका होती ती रघुवांनी ऐकून घेतली आणि अशा रीतीनं काही निमित्ताने माझा समाजवादी पक्षाशी काहीही काळ आलेला संबंध संपला आता मी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराच्या प्रभावाखाली अधिक जात होतो पण हे सर्व होत असताना महात्मा गांधी पंडित नेहरू आणि त्यांचे राजकारण या संबंधीची माझी भावना पहिल्यासारखी जिवाळ्याची आणि आपुलकीची राहिली रॉय वादाचे मला जे आकर्षण वाटले ते मी समजून घ्यायचा प्रयत्न केला रॉय त्यावेळी पत्रव्यवहाराने आपले विचार त्यांच्या कार्यकर्त्यांना मित्रांना कळवत असत ते त्यावेळी इंदिरगांच्या जेलमध्ये सात वर्षाची शिक्षा भोगत होते परंतु त्यांनी जेलमधून सुद्धा आपल्या बाहेरच्या कार्यकर्त्यांशी फार संघटित संपर्क ठेवला होता आणि आपले विचार देशातील घडलेल्या घटना आणि त्यावरील त्यांच्या प्रतिक्रिया देशामध्ये काँग्रेसअंतर्गत बांधणी कशी करावी यासंबंधी त्यांच्या कल्पना ते आपल्या सहकार्यांना कळवत असत त्याच आधारावर त्यांची मंडळी माझ्याशी बोलत असत रॉय यांचे विचार आम्हाला आकर्षित करत होते त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांचे क्रांतिकारक म्हणून व्यक्तिमत्व होते त्याचे आम्हाला अधिक आकर्षण होते तरुणपणी एक क्रांतिकारक म्हणून ते हिंदुस्थानमधून बाहेर पडले आणि आपल्या तीव्र बुद्धिमत्तेच्या जोरावर बाहेर परदेशात असताना त्यांनी मार्सवादाचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवले इतकं मेक्सिको या देशातील कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्याच्या कामात त्यांचा सिंहासा वाटा होता ही गोष्ट आता सर्वश्रुत आणि मान्य झाली आह पुढे मक्सिकोहून प्रवास करत करत रशियन राज्यक्रांती झाल्यानंतर तशियात पोहोचल आणि लेनिनचे एक वैचारिक सहकारी म्हणून त्यांनी तिथे काम कल रशियन राज्यक्रांतीनंतर आशियातील पूर्वेकडील देशांमध्ये भांडवलशाहीला विरोध करण्यासाठी चळवळी कशा उभ्या करायच्या यासंबंधाने जेव्हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये चर्चा होत त्यामध्ये ते महत्वाचा भाग घेत असत याबाबतीत लेनिनच्या बरोबरीने त्यांनी आपले विचार मांडले आणि केव्हा केव्हा त्यांचा स्वीकारही झाला असा त्यांचा लौकिक होता आणि त्यामुळे माझ्या तरुण दृष्टीपुढे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती एक प्रकारचे वलय प्राप्त झाले होते असे जरी असले तरी मी काही त्यांच्या विचारांची बांधिलगी स्वीकारलेली नव्हती माझे मित्र श्री आत्माराम बापू पाटील हे मात्र पूर्णतः रॉळासाहेबांना वाहून घेण्याच्या मनस्थितीत होते त्यांच्या माझ्या तदूंमधून जेवा चर्चा होत असे तेव्हा मी त्यांना म्हणत असे बापू काँग्रेस समाजवादी पक्षासंबंधी माझी जी परिस्थिती झाली ती तुमची या बाबतीत होणार नाही याची काळजी घ्या काँग्रेस संघटनेत राहून जर आपल्याला काम करायचं असेल तर त्याच्याशी सुसंगत अशा त्यांच्या काही कल्पना असल्या तर त्यांचा आपण जरूर स्वीकार करुया तुम्ही तर जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहात सामान्य जनतेपासून बाजूला पडाल असं काही करू नका परंतु या चर्चा अशाच मोघम राहिल्या मी एक दोन वेळा या बाबतीत ह रा महाजनी तर करीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी व वामनराव कुलकर्णी यांच्याशी माझीही भावना आणि शंका स्पष्ट केली तेव्हा त्यांनी त्यासंबंधात रावसाहेबांच्या विचारांचे काही वाङ्मय मला वाचायला दिले त्या वाङ्मयाचा आशय पुढील होता मार्क्सवादी पद्धतीने सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून हिंदुस्तानच्या स्वतंत्रची लढाई ही समाजवादी क्रांतीच्या पूर्वीची लोकशाही क्रांतीची लढाई आहे आणि ती करत असताना कामगार वर्ग गरीब शेतकरी यांना एकत्रित घेऊन त्यांच्या सामर्थ्यावरच ही क्रांती उभी करता येईल आणि या क्रांतीचे उद्दिष्ट साध्य होईल पण हे व्हायचे असेल तर कामगार वर्गाच्या बरोबर शेतकरी वर्गही या लढ्यात साथीला असला पाहिजे हिंदुस्तानचा मुख्य प्रश्न हा या विशाल देशात पसरलेल्या कोट्यावधी गरीब व लहान शेतकऱ्यांना संघटित करण्याचा आहे त्यांना संघटित करणे म्हणजे त्यांच्या वर्गहिताच्या ज्या मागण्या आहेत त्यासंबंधी त्यांना शिक्षित करावे लागेल हे ऐतिहासिक कार्य काँग्रेस करू शकत आणि या अर्थाने काँग्रेस संघटना ही इतिहासाने हिंदुस्थानला दिलेली एक देणगी आह काँग्रस्त संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून काम कलि पाहिजे जाणीवपूर्वक असे कार्य झाले तर काँग्रेस संघटनेचे स्वरूप हळूहळू असे बनेल की क्रांतिकाळात जी घटना समिती सत्तांतर करण्याचे काम करते त्या घटना समितीचे रूप तिला येईल लोकशक्तीच्या वळावर सत्तांतर करणारी यंत्रणा हे स्वरूप काँग्रेसला येईल काँग्रेस संघटना ही राजकीयदृष्ट्या समांतर शक्ती म्हणून जेव्हा इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध उभी राहील तो क्षण क्रांतीचा असेल मला हे घटना समितीच्या रचनेचे तत्व आणि तंत्र मोठे आकर्षक वाटले आणि मी रायवादाच्या काही काळका होईना समीप राहिलो ते या आकर्षणामुळेच काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व उभे केल्याशिवाय हे शक्य होणार नाही असे जेव्हा ही मंडळी प्रतिपादन करत तेव्हा मला दाट शंका येईल की हे विद्वान पंडित लहान लहान प्रशांवर जर इतके मतभेद करतात तर केव्हा तरी शेवटी आमची जी मूळ संघटना राष्ट्रीय काँग्रेस तिला तर ते कमजोर करणार नाहीत ना या मंडळींचा दुसरा एक महत्वाचा विचार होता तोही असा स्वीकारण्यासारखा होता त्यांचे म्हणणे असे होते की राज्यक्रांती करायची असेल तर देशामध्ये विचारक्रांती केल्याशिवाय समाजवादाची क्रांती होणार नाही त्यासाठी आवश्यक ते डोळसपणाचे वातावरण निर्माण केले पाहिजे परंपरावादी दृष्टीने आंधळेपणाने गोष्टी स्वीकारण्याची मनोवृत्ती काढून टाकली पाहिजे असा एक हो हो विचार ते मांडत असत आणि या विचारांशी माझे संपूर्ण सहमत होते या विचाराचा पुरस्कार यापूर्वीच्या माझ्या बोलण्यावागण्यात मी केला होता वैचारिक क्रांतीच्या विचारसरणीला मी इतके महत्व देत होतो की या विचारांच्या प्रचाराने लोकशिक्षण केले पाहिजे असे आम्ही ठरविले व हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोक क्रांती या नावाच्या साप्ताहिक सुरु केले श्री आत्माराम बापू पाटील या साप्ताहिकाचे संपादक होते या साप्ताहिकाच्या प्रथम अंकाचे प्रकाशन आम्ही मोठ्या उत्साहाने केले या प्रथम अंकातील अग्रलेख लोकक्रांतीचा जीवन हेतू या शीर्षकाखाली मी लिहिल्याचे स्मरते कराडला व्यापारी प्रेसमध्ये हे साप्ताहिक आम्ही छापून घेत असू पहिले काही आठवडे मी त्या साप्ताहिकाचे काम पाहिले पण पुढे कायद्याच्या अभ्यासासाठी पुण्याला जायचे असल्यामुळे हो अग्रलेख वगैरेची सर्व जबाबदारी श्री भैयाशास्त्री वाटवे यांनी स्वीकारली हे पत्र वर्षभर चालले असेल पण पुढे राजकारणात जसे मतभेदानी अंत निर्माण केले तसे हे साप्ताहिकाही बंद झाले पण विचार क्रांती हा भारताच्या नवजीवनाचा प्राण आहे या भूमिकेचा मी सातत्याने पुरस्कार केला आहे या सर्व विचारांच्या हकीगती यासाठी सांगितल्या की आत्माराम बापूंचा वैयक्तिक मित्रसंबंध व ह रा महाजनी आणि लक्ष्मणशास्त्री जोशी वगैरे विद्वान मंडळीबद्दलचा थोर आदर यामुळे त्यांना मी सांगितले या जिल्ह्यात तुमच्यावर काम करायला मी तयार आहे पण एक गोष्ट तुमच्या आमच्या स्पष्ट असली पाहिजे की इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध लढण्यासाठी हिंदुस्तानच्या आजच्या संदर्भात मूलभूत प्राधान्य असलं पाहिजे ही मी मूळ स्वीकारलेली भूमिका कधीच सोडणार नाही त्यांनी त्याला विरोध केला नाही आणि आम्ही एकत्र काम करू लागलो एकोणीसशे सदोतीस साली रॉ हे आल्यानंतर त्यांनी जसा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात दौरा केला तसाच देशाच्या इतर भागातही त्यांनी दौरा केला काँग्रेस नेतृत्वाने त्यांचे मनापासून स्वागत केलेले मला दिसले नाही त्याचवेळी माझ्या मनात पाल चुकचुकली एकोणीशे एकतीस साली कराची काँग्रस्त मूलभूत हक्काचा जो ठराव पास झाला त्यावेळी रॉय साहेब भूमिगत अवस्थेत कराचीत होत व तो ठराव करण्यासंबंधी पंडितजी आणि त्यांच्यात काहीही चर्चा झाली होती त्या ठरावाच्या मांडणीमध्यांचा काहीचा हात होता असं रॉयवादी मंडळी मला सांगत असत सा, त्यामुळे अस वाटत असे की काँग्रस्त नेतृत्व रॉय साहेबांच्या सहकार्याची अपेक्षा करील परंतु हण शक्य नाही असं आता स्पष्ट दिसू लागले पुढे रॉयनी स्वतःच इंडिपंडंट इंडिया नावाच साप्ताहिक सुरु कल आणि त्या साप्ताहिकात तयाप्रमाणे घटना समितीच्या प्रस्तापनंतर प्रचार करत होते त्याचबरोबर काँग्रस्तिच्या हल्लीच्या नेतृत्वाला पर्यायी नेतृत्व उभी कलि पाहिजे असाही विचार मांडित होत मी रॉयवादी मित्रांच्या जिल्ह्यात काम करत असलो तरी पर्यायी नेतृत्वाच्या कल्पनेसंबंधाने माझ्या मनात मूलभूत शंका होत्या आणि त्या मी ह रा महाजनी आणि आत्माराम बापू पाटील यांच्याशी स्पष्टपणे बोलत अस लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा माझा चांगला परिचय होता परंतु ते रॉयसाहेबांच्या अंतर्कोटात असल्यामुळे उच्च नेतृत्वाच्या वर्तुळात होते त्यामुळे त्यांची भेट होणेही मुश्किल असे तेव्हा त्यांच्याकडून या प्रश्नासंबंधीचा अधिक खुलासा करून घेण्याचा मी फारसा प्रयत्न केला नाही याच्यापूर्वी मी एका वैचारिक त्रिकोणात उभा होतो असे सांगितले ते या क्षणी मी या त्रिकोणातील जीवन तसेच चालू ठेवले हो कारण दैनंदिन कामामध्ये त्याची अडचण येत नव्हती हो साताऱ्यातील इथल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी माझे स्वतंत्र संबंध प्रस्थापित झाल होते आणि मी त्यांच्याशी या वैचारिक बाबीही बोलत असे प्रत्यक्षात काय अनुभव येतो पाहू, आज होय की नाही असा निर्णय घ्यायची गरज नाही असे त्यांच मत पडले रॉयसाहेबांनी पुणे इथं मार्सवादावर तीन व्याख्याने दिली त्या व्याख्याना मी हजर राहिलो व ती मी काळजीपूर्वक का ऐकली रॉयसाहेब गाडे विद्वान होते पण उत्तम वक्ते नव्हते त्यांनी तर्कदृष्ट्या सुसंगत असे आपले विचार मांडले आणि माझ्याप्रमाणे पुण्यातील इतरांवरही त्याचा प्रभाव पडला एकोणीशे एकोणचाळीसच्या मे महिन्यात सातारा जिल्ह्याची एक राजकीय परिषद आम्ही तासगाव येथे घेतली त्यावेळी जिल्ह्यात काँग्रेस कमिटीमध आम्हा मित्रांचे वर्चस्व होत या राजकीय परिषदेला अध्यक्ष म्हणून कोण पाहुणे बोलवावयाच याचा निर्णय आम्हाला घ्यायचा होता रॉयसाहेबांचे आमच्यावर ताजे संस्कार असल्यामुळे आम्ही रॉयसाहेबांना निमंत्रण द्यायचे ठरवले आणि लक्ष्मणशास्त्री जोशी वगैरे सांगून त्याला मान्यता मिळवण्याची विनंती कली त्यांची मान्यता मिळाली आणि त्याप्रमाणे ते या महत्वाच्या राजकीय परिषदेला हजर राहण्यासाठी तासगावला आले तेथे त्यांची माझी दुसरी भेट थोड्या वेळासाठी झाली मी त्यावेळी काँग्रेसच्या पर्यायी नेतृत्वाची कल्पना परिषदेत वादग्रस्त होण्याची शक्यता आहे हे त्यांच्या नजरेस आणून दिले त्यांना ते रुचले नाही पण मी हे काम तेवढ्यावरच सोडून दिले कारण ते आमचे पाहुणे होते आमच्या परिषदेचे अध्यक्ष होते परिषद कशी यशस्वी करणे शक्य आहे या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून आम्ही काम करू लागलो या परिषदेला आम्ही रॉयसाहेबांना अध्यक्ष म्हणून बोलावले हे ऐकताच आमच्या जिल्ह्यात विरोधाची एक मोठी लहर जुन्या नव्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये येऊन गेली वाळवे तालुक्यातील आत्माराम बापू विरोधी असणाऱ्या नाना पाटील आदी मंडळींनी याबाबतीत आपला विरोध असल्याचे जाहीर केले आणि त्यामुळे ही परिषद वादग्रस्त होणार हे स्पष्ट झाले आत्माराम बापू याची जाणीव झाली तेही इतर रॉयवादी मंडळींबरोबर खूप परिश्रम करत होते पण शेवटी परिषदेमध्ये हिंदुस्थानच्या पर्यायी नेतृत्वाच्या संबंधीचा ठराव काही मंडळींनी मांडण्याचा प्रयत्न करताच वाद निर्माण झाला काही भाषणे आधी होऊन गेली होती हाच त्याचा एक चांगला भाग होता रॉय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा ठराव मांडला गेला व तो पास झाला की ना झाला हे सांगणे अवघड होते अशा परिस्थितीत ती परिषद विरोधी मंडळींनी उधळून लावली जिल्ह्यातून आलेल्या सर्व लोकांच्या मनात एक प्रकारची निराशा व नाराजी निर्माण झाली एवढ्या परिश्रमाने परिषद उभी केली आणि एवढा मोठा माणूस अध्यक्ष म्हणून बोलावला असताना ही परिषद अशा पद्धतीने मोडावी याचे दुःख मलाई फार झाले रावसाहेबांची समजूत काढण्याचा प्रश्न आम्ही ज्येष्ठ मळीवर सोपवला या परिषदेच्या अनुभवानंतर आमच्या जिल्ह्यात उघडउघड दोन गट झाले व आमच्या विरोधी असलेल्या मंडळींनी असा प्रचार सुरू केला की ही जिल्हा काँग्रेस गांधीजींच्या नेतृत्वाच्या विरोधी आहे त्यांना असे म्हणायला जागा होती ही गोष्ट नाकारता येणार नाही परंतु ज्या तऱ्हेने परिषद मोडली हे काही चांगले नव्हते ही गोष्ट तितकीच खरी आहे याचा एक परिणाम माझ्या बाबतीत असा झाला की माझ्या मनातील वैचारिक त्रिकोण आता संपणार असे माझ्या मनाने घेतले आज प्रस्थापित असलख्खा काँग्रेसचे नेते मंडळींशी जर रॉयसाहेबांचा संघर्ष होणार असेल तर आपण कुठे असा जर प्रश्न कुणी मला विचारला असता तर माझे स्वच्छ उत्तर असे होते की जेथे गांधी नेहरू तेथे मी आमच्या विरोधात असलेल्या मंडळींची समजूत काढण्याचाही मी प्रयत्न करत होतो परंतु त्यामध्ये मला फारसे यश आले नाही या सुमाराला जिल्ह्यात काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती आणि आमच्यातर्फे जो उमेदवार उभा केला होता त्याचा पराभव करण्याचा सातारा जिल्ह्यातील भुवासाहेब गोसावी नरुभाऊ लिमये व्यंकटराव पवार वगैरे मंडळींनी चंग बांधला आणि या तासगाव परिषदेनंतरचा दुसरा पराभव या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाच्या निवडणुकीत आम्हाला स्वीकारावा लागला आमच्यातर्फे उभे असलेले उमेदवार गांधीनिष्ठ कार्यकर्ते श्री पांडू मास्तर यांचा पराभव करून श्री व्यंकटराव पवार हे अध्यक्ष म्हणून निवडून आले यामध्ये माझा आणि आत्माराम पाटील यांचा पराभव झाला हो असा प्रचार जिल्ह्यात सुरू झाला आणि एका आथाने तो झाला होता हे आम्हाला मान्य करत या निवडणुकीनंतर आत्माराम बापूंशी फार मोकळे आणि तपशीलवार असे बोललो आणि सांगितले की आपल्या जिल्ह्यातील वातावरण आणि आपल्या देशातील परिस्थिती अशी आहे की आपण रॉयसाहेबांच्या धोरणाच्या पाठीमाग फार काळ राहू शकणार नाही मी असे बोललेले श्री आत्माराम पाटील यांना रुचले नाही त्यांनी सांगितले तुमची माझी मैत्री आहे तुम्ही मला चांगल्या प्रकारे सहकार्य दिलं आहे पण याबाबतीत जर तुमचा माझा मतभेद झाला तर मी रॉयसाहेबांच्या बरोबर जाणार आहे हे ध्यानात ठेवा मी एवढ्या परिश्रमाने आणि भावनेने आत्माराम पाटील यांची राजकीय मैत्री जोडलेली होती ती आता संगणात येणार की काय या शंकेने मी व्यथित झालो आणि नाही म्हटले तरी आमच्यामध्ये हळूहळू अंतर येऊ लागले परंतु प्रश्न अटितटीला न्यायचे नाहीत असाही आम्ही दोघांनी विचार केला पुढे पाठीमागे पाहून घेऊ जेव्हा महत्वाचे असे प्रश्न उभे राहतील तेव्हा त्यांचा विचार करू असे मनाशी योजून आम्ही काम करू लागलो